पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकविले भाग पहिला धम्मामध्ये बुद्धाचे स्थान एक भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही दोन शिवाय तो आपल्याला देवपुत्र मानित असे तीन माणसाने ख्रिस्त देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट होती चार अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले पाच इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर प्रेषित माणित असे सहा याशिवाय तो असे मानित असे की माणसाने दोन अटी केल्याशिवाय त्याला निजात मुक्ती नाही सात इस्लाम धर्मातील मुमुक्षने प्रथम महम्मदास देवाचा प्रेषित मांडले पाहिजे आठ इस्लाम धर्मातील मुमुक्षून नंतर महमद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे 9. इस्लाम धर्मात वरील दोन अटी मांडणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे 10. मुसलमानांचा मोक्ष हा महमदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महमदाने आपल्या स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे अकरा भगवान बुद्धाने अशी कधीही अड घातली नाही बारा शुद्धोदन आणि महामाया यांचे आपण औरसपुत्र आहोत या पलीकडे स्वतःसंबंधी तो अधिक काही म्हणत नाही तेरा येशू ख्रिस्तानी महम्मद यांनी आपल्याला धर्मशासनात स्वतःसाठी अशी विशेष स्थाने निर्मिली मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले तसे भगवान बुद्धाने केलेले नाही चौदा यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोचली नाही पंधरा पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली हे सर्व श्रोतच आहे सोळा या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिल वस्तूचेच रहिवाशी आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर त्याच्या निर्वाहन काळात परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगीतीला उपस्थित होते सतरा परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले अठरा त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे काय ज्या ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देई त्या त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी एकोणीस यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे काय संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी वीस या पठनानंतर वस्तुता काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करड्याची आज्ञा द्यावयास हवी होती 21. परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन प्रश्नांशीच कर्तव्य आहे बावीस काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते तेवीस भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपाळा का नसावे 24. केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्मशासनात आपला स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच होय पंचवीस भगवान बुद्ध त्यांचा धम्म या दोन अगदी अलग गोष्टी होत सव्वीस भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्ताधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार सत्तावीस दोन तीन वेळेला त्याच्या अनुयायांनी त्याच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायला हवे, त्याचा निर्देश करण्याची विनंती केली अठ्ठावीस आणि प्रत्येकवेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारले एकोणतीस धम्म हाच आपल्या स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येकवेळी उत्तर असे तीस धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे एकतीस ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेची बळ लागते तो धम्मच नव्हे 32. धम्माची सत्ता चालवायस प्रत्येकवेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नवे. तेहतीस धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता 2. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही तो म्हणे मी मार्गदाता आहे मोक्षदाता नव्हे एक बहुतेक धर्म हे साक्षातकारी धर्म म्हणून वर्णिले जातात परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे दोन साक्षात साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या असे प्राणी प्राणीमात्रात सांगणारा देवाचा संदेश 3. हा संदेश बहुदा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठविलेला असतो त्या संदेशाला प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो मग त्याला धर्म असे म्हणतात चार प्रेषिताचे चा काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमाण राखणाऱ्यांना मोक्ष लाभ निश्चित करणे पाच धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्यांनी आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे सहा भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कुणी मानल्यास त्याचे खंडन करीत अस सात अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षातकार म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे आठ भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवला आहे ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्टानिष्ट वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म नऊ सर्वप्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात मोक्षाची आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे एक मोक्ष आहे, मोह दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे दहा भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता मोक्ष हा ज्याचा त्याने आपला श्रमाने मिळवायाचा आहे अकरा आपले हे मत मोगलान या ब्राह्मणाला खालील सुक्तात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे बारा एकदा भगवान श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात उतरले होते तेरा नंतर मोगलान हा हिशेब ठेवणारा ब्राह्मण तथागताजवळ आला आणि स्नेहाचे अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागताला म्हणाला चौदा श्रमण गौतमाला ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते पाऊल पुढे पडते क्रमशहा पुढील मार्ग दिसतो हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते बारा श्रमण गौतमा ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते पाऊल पुढे पडते क्रमशहा पुढील मार्ग दिसतो हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते त्याप्रमाणे आम्ही ब्राह्मणांची शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते सोळा जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी एक दुर्की दोन तिरकी तीन चौके चार असे शंभरापर्यंत पाडे शिकवितो गौतमा आता सांग तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेने प्रगतीशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय सतरा होय ब्राह्मण असेच मिळते ब्राह्मणा एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ तो प्रथम जातिवंत गोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो अठरा ब्राह्मणा अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकवू माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात बंधू शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणिवेने स्वतःला संयमित करू प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा एकोणीस सदाचार संपन्न हो क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव हो। विनयाचे परिपालन कर वीस हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात ए श्रमणा ये डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने बाहेरला जाऊ नकोस एकवीस संयमरहित चुरिंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती पुरा पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात त्या दुरवृत्तीना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा चक्षुरेंद्रियांविषयी सावधान रहा चिंद्रिये संयमित ठेव बावीस इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस नाकाने वास घेतोस जीवेने रुची घेतोस शरीराने वस्तूंची जाणीव होते त्यावेळी त्या, त्या वस्तूंचे सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस तेवीस शिष्याने असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात श्रमणा ए हात राखून खात जा खाताना चित्त सावध राहू दे केवळ एक खे, किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर स्वष्ट राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस तर शरीर ठीक राहावी तिचे पोषण व्हावे तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न करावे भोजन समयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल चोवीस नंतर हे ब्राह्मणा श्रमण अन्न बक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात श्रमणा ये जागृततेचा सती अभ्यास कर दिवसा चालता बसता तुचित्त शुद्धीचा प्रयत्न कर रात्रीच्या पहिल्या प्रवारी सुद्धा एर झऱ्या एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत रहा। दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर स्नेहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून रहा। आणि सावध राहून बुद्धी पुरस्पर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर तिसऱ्या प्रहरी उठ आणि एर झरा बसून आपले चित्त चित्तमलापासून परिशुद्ध कर 25. हे तो अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात तो असा श्रमणा जागरूकता आणि स्मृती सम्यक जाणीव यांनी युक्त हो पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीचा पुढे किंवा मागे पाहताना वागताना किंवा विसावा घेताना अंगात वसरे घालताना किंवा वस्ते आणि भिक्षा पात्र येत असताना खाताना चघळताना स्पर्श करताना शरीर व्यापार करताना चालताना उभे असताना निदृष्ट असताना किंवा सावध असताना बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा सव्वीस नंतर हे ब्राह्मणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात श्रमणा ये एखादे एकांताचे स्थान शोधून मग ते अरण्य एखादा वृक्ष असो पर्वतगुहा असो पर्वतगुंफा असो स्मशानस्थान असो वनगुल्म असो आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत मेंढ्यांच्या राशीजवळची जागा असो तसे एखाद एकांत स्थान तो शोधन काड़ अन्नभक्षण केसन मांडीठोकन शरीर ताट ठेन चार प्रकार अभ्यास कर 27. हे ब्राह्मण जे श्रमण शिष्य है जान मनोविग्रह अद्यापी साधले नहीं परन्तु तो साधने की जन्म इच्छा है तीन क्रमश शिक्षण दिअावीस परंतु जान अहद प्राप्त के लिए आसवान का नाश कि ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे जे कृतकृत्य झाले आहेत ज्यांनी आपल्या शिरावरिल भार उतरून दिला आहे मोक्ष मिळविला आहे ज्यांनी भवबंधनांचा उच्छेद केला आहे प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत त्यांनावरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरुकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो एकोणतीस तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला तीस परंतु गौतमा मला हे सांग कि तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळू शकतात काय किंवा काहींना ते मिळवितांना अपयश येते काय 31. ब्राह्मणा माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही बत्तीस परंतु गौतमा याचे कारण काय तिथे ते निर्वाण आहे इथे या निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे इथे श्रमण गौतमासारखा थोर गृहस्थ आहे मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस शिक्षण दिली आहेस त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये हे कसे तेहतीस ब्राह्मणा त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल सांग तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय चौतीस होय मला तो पूर्ण माहीत आहे पस्तीस बरे मग या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो छत्तीस नंतर दुसरा मनुष्य येतो तो मार्ग निर्देशासंबंधी तुला विनंती करतो तू त्याला त्याच सूचना करतोस तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहात जाऊन पोहचतो सदोतीस ब्राह्मण बोलू लागला त्याला मी काय करणार फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे अडोतीस ब्राह्मणा मग मी काय करतो हे तू टाळले असीलच तथागत फक्त मार्गच दाखवितो एकोणचाळीस या सोप्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही तर फक्त मार्ग दाखवतो चाळीस आणि मोक्ष म्हणजे काय एक्केचाळीस महम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेष्धांच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे बेचाळीस भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकरांचा निग्रह त्रेचाळीस अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार तीन भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरुपाचा नाही एक प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपला धर्म किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा सा हक्क सांगितलं आहे दोन मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही परंतु आपल्या शिकवणुकी मात्र दैवी असल्याचे म्हटले आह त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधा मदाच्या प्रदेशात ज्यांना जावायची असल त्यांनीही शिकवणूक मान्य केली पाहिजे कारण ती जिहोवाची म्हणजे ईश्वराची शिकवण आहे तीन येशुख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर हक्क सांगितलं आहे स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही दैवी झाली आहे चार कृष्ण तर म्हणत असे मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे पाच भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतःसंबंधी कधीही असा दावा मानला नाही सहा तो तर असे म्हणत हो? असे की आपण इतर माणसांसारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे सात आपला संदेश प्रमादादित आहे असं त्याने कधीच म्हटले नाही आठ तो म्हणतो माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य सत्यमार्ग आहे नऊ त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांच्या जगासंबंधीचा अनुभव दहा तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला किंवा त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे अकरा कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही।